सर्ग ते रोमांच उत्पन्न करणारे बोलणे ऐकून सचिवांना निरोप देऊन काय करावे ते लक्षात आणून तो निघाला जे करायचे त्याच्या मनात शोध घेऊन आणि यथायोग्यपणे ते ठरवून त्यातले गुण आणि दोष बलाबल लक्षात आणून हे करायचे असा मनात निश्चय करून स्थिरबुद्धी होऊन तो वाहने ठेवण्याच्या रम्य जागेकडे गेला तिथे गेल्यावर गुपचूपणे त्या राक्षसाधीपाने सारथ्याला रथ जोड अशी आज्ञा केली सारथ्याने झटपट हालचाल करून एका क्षणात त्याला आवडणारा उत्तम रथ जोडला वाटेल तिकडे जाऊ शकणाऱ्या सुवर्णाच्या रत्नजडीत आणि पिशाच्या सारख्या तोंडाचे सुवर्णाने मंडीत रथात बसून मेघासारखा नाद करीत राक्षस राज सागराकडे चालला शुभ्र चौऱ्या आणि मोर्चली तसेच शुभ्र छत्र असलेला चमकण्या वैडोरे मनाच्या वर्णाचा शुद्ध सोन्याचे अलंकार लिहिलेला वीस भुजा असलेला दशाननन आपल्या प्रेक्षणे सरंजमा सरंजमासह निघाला तो दशमस्तकांचा रावण देवांचा शत्रू मुनीश्वराना मारा पर्वतासारखा भव्य दिसत होता इच्छेला येईल तिकडे जाऊ शकणाऱ्या रथात बसल्यावर तो राक्षस राजरपीत बगड्यांसह शोभणाऱ्या आकाशातील मेघासारखा शोभू लागला तो वीर्यवान पर्वतापासून सागराच्या पाणथळ प्रदेशापर्यंतचा प्रदेश पाहत तो प्रदेश नाना प्रकारच्या फुलाफळांनी आणि हजारो वृक्षांनी गर्दी केलेला होता थंड आणि शुद्ध पाण्याने भरलेली कमरुक्त सरोवर आजूबाजूला झाडाने तो, तो, तो शोभत होता अत्यंत संयमी आहार करणारे श्रेष्ठ ऋषी आणि नाग गरुड जातीचे पक्षी गंधर्व किन्नर अशा हजारोंनी त्याला शोभा आली होती वासाला जिंकलेले सिद्ध आणि चारण ब्रह्मपुत्र वैखानस आणि मरीचिप असे मुनी आणि दिव्य भूषणे आणि माळा घातलेल्या दिव्य रूप कसे ठेवायचे याचे शास्त्रोक्त ज्ञान असलेल्या हजारो अपसरा तेथे वावरत होत्या त्या प्रदेशाला देवांच्या सौंदर्य संपन्न नित्य भेटी देत असत अमृताचे पान करणारे देव आणि दानव यांचे संघ नित्य तेथे फिरायला येत हंस क्रंच बदके यांनी गजबजलेला आणि सरोवरांनी सरो नटलेला वन्नाचे म्हणणाचे चमक, पाषाण असलेला आणि सागराच्या उष्णतेमुळे दमट आणि ओशट असणारा असा तो प्रदेश त्याच्या दृष्टीस पडला तपाने ज्याने लोक जिंकलेत अशा पुण्यवंतांच्या इच्छेनुसार जाणारी पांडुरवांची विशाल दिव्य माळा अडकवलेली आणि सनईतून बाहेर पडणाऱ्या गीत स्वराने युक्त अशी विमाने सर्वत्र उडत असलेली त्याला दिसली कुबेराच्या त्या धाकट्या भावाला तेथे गंधर्व आणि आपसरा दिसल्या मुळातून डिंक बाहेर पडतो अशी हजारो चंदनाची झाडे असलेली घे तृप्त करणारी वने मुख्य अगुरूंचे अगुरूंची झाडे असलेली वने तसेच तवकिल आणि त्याच्या जातीच्या सुगंधी फळांची उपवने तमा झाडांची फुले मिरीची झुडपे तसेच तिरा सुकृत पडलेले मोत्यांचे पुजके शिळांच्या राशी मूल्यवान खडे पोवळ्यांचे ढी सोनेरी आणि प्रसन्न आणि अद्भूत झरे धनधान्यांनी भरलेली स्त्री रत्नांनी गजबजलेली आणि हत्ती घोडे रथ यांची गर्दी असलेली नगरे पाहत पाहतोय का समतल सहूकडे थंडावा आणि अंगाला गुजगुल्या करणारा वारा असलेला समुद्राजवळच्या पाणथळ प्रदेशात आला तेथे स्वर्गासारखा जणू मेघ तसा एक वट वृक्ष दिसला त्याच्या सभोवार मुळी बसली होती त्याच्या फांद्या आजूबाजूला होत्या गरुड पक्षी जेव्हा आणि दुसऱ्या पंजात, पंजात प्रचंड शरीराचा कासव घेऊन निघाला होता तेव्हा त्यांना खाण्याकरता तो महाबरवा याच वृक्षाच्या एका शाखेवर येऊन बसला होता पण ती खूप पानाने गजबरलेली शाखा त्या श्रेष्ठ पक्षाच्या भाराने एकाएकी मोडली त्या शाखेवर वैखानसुत्र ऋषी एकत्र होते गरुडाने मोडलेली शाखा वेगाने घेऊन जाऊन त्याचे भक्ष असलेले ते दोन हत्ती आणि कासव एका पायात घेऊन त्याने खाल्ले आणि त्याच शाखेने निषादांचा देश मारून टाकून त्या महामुनीना त्याने मुक्त केले आणि पावला, त्या हर्षामुळे त्याची शक्ती दुप्पट झाली आणि त्या बुद्धिमंताने अमृत घेऊन यावे असा विचार केला लोखंडाच्या जाळ्या मोडून काढून उत्तम प्रकारचे रत्नगृह फोडून महेंद्रांच्या भवनात सुरक्षित असलेले अमृत तेथून त्याने पळवले महर्षी गणाने गजबजलेला गरुडामुळे लक्ष ओढून घेण्याजोगा झालेला नावाचा तो वटवृक्ष रावणाने पाहिला पण तो नदीपती समुद्राच्या पलीकडच्या किनाऱ्याला होता आणि तेथे एका पुष्पमय रम्य वनाच्या मध्यात एकांतात एक आश्रम त्याला दिसला तेथे काळे कातडी अंगावर घेतलेला जटाजट असलेला नियमित आहार करणारा मारीच नावाचा राक्षस त्याला दिसला रावणाची भेट होतास त्या राक्षसाने त्याचा विधीनुसार अमानुषा सर्व इच्छा करून सत्कार केला त्याने स्वतः भोजन आणि पाणी देऊन त्याचा आदर सन्मान केल्यावर तो मारीच हेतूपूर्ण वचन बोला राक्षसेश्वरा लंकेमध्ये तुझे कुशल आहे ना कोणता हेतू मनात ठरून तू त्वरेनेकडे या विरुद्ध दिशेकडे आला आहेस मारीच महा तेजस्वी रावणालाशी म्हणाला तेव्हा बोलण्यात पटाईत असलेले रावण त्याला म्हणाला अरण्यकांडाचा पस्तीसावा सर्ग समाप्त